आणखी रश्मी तरी सूर्याशी दुसरे बोलू येईल महाराज म्हणतात की त्याचा रश्मीचा परिवार आता परिवार म्हणजे त्याची जी भुतावळ असते ती एखादा मोठा माणूस असतो पण त्याचा परिवार कसा कमतीदार असतो हे ग्रस्थ मी आता इथे नाव सांगण्याचं ठिकाण नाही घडलेली गोष्ट आहे आणि ते सगळे जिवंत आहे अधिकारावर आहे त्यामुळं जरा जर कोण बोलाय ते ग्रस्त काय म्हणले अमक्याने म्हणले अमक करप्शन केलं करप्शन केलं म्हणजे आमच्या साहेबांनी म्हणजे अजिबात काही करप्शन केलं नाही म्हणजे का नाही केलं प्रत्येकाचा म्हणले कुणाचा मुलगा कर मुलगा त्याच्यामध्ये गुंतय कोणाचा भाऊ गुंतय कोणाचा कोणी गुंतय आमचे म्हणले जे साहेब आहे त्यांना ना मूल ना कोणी म्हणले एकुलते एक आहे हे कुणाला ताप देत नाही तुझा दुसरा बसला म्हणलं मी त्यांचा जवळचाच आहे मला तुम्ही सांगताय का म्हणलंय सगळं औ ते सगळे चांगले ठीक आहे त्यांनी केलं नसेल पण परिवार कसा आहे म्हणले त्यांचा त्या परिवारानं म्हणजे त्याला भारत जवळ टाकलाय ना परिवाराला काय करायचं भूत वेताळी नाय करायचं तिकडे शंकराकडे लावायचं ना हे ला ला यांचे आहे तेव्हा ह्या भूत वेताळांचं काय करायचं हे जस तसं त्याला म्हणायचं परिवार इथे सूर्याचा परिवार काय सूर्याचा परिवार आहे त्याची किरण ती किती आहेत ती हजार आहे एवढा हजार रूपाने असलेला हजार किरणांचा समूह तो समूह रूपी हा सगळ एक प्रकारचा त्याचा परिवार तो कितीही मोठा असला आणि त्या सगळ्या परिवाराने त्या सूर्याला फार वेढा घातला घेराव घातला हल्लीच्या शंका म्हणा वेढून टाकला म्हणा घातला म्हणा एवढा जरी सगळा प्रकार घडला तरी किरणांच्या मध्ये व सूर्याच्या मध्ये मिळून हे हजार, हजार एक अशी संख्या कोणी निर्माण करू शकेल काय असा त्यांच्यामध्ये भेद निर्माण होईल काय किंवा असा वेद निर्माण झाला असं कोणाला तरी म्हणता येईल का असं म्हणता येणार नाही त्याच कारण सूर्य नारायण आणि त्याची सहस्र किरण ही सगळी मिळून एक वस्तू आहे ती एक वस्तू आहे अखंड वस्तू आहे बोलताना म्हणतो आपण सहस्र किरणांचा राजा सहसिरणापन असला सूर्य उदया पण सहस्र वेगळी आणि सूर्य वेगळा असाच असा त्यांच्यामध्ये भेद निर्माण होत कारण त्यांच्यामध्ये एक रूपता एकजिनसी पण आहे त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन असा त्रिकोटीचा कितीही मोठा व्यवहार घडला मूल एक जिनसेपणामध्ये रसी मात्र बदल होत नाही चांदण्याचा गिवसो म्हणजे चांदण्याचा वाढ विस्तार किती मोठा झाला आणि तेवढा सगळा होऊन कुठे पडला चंद्रावर पडला किती पडला बहुवस्तू पडला पुष्कळ त्या चंद्रावर येऊन पडला असं वाटलं काय करावं चांदण्याने एवढा मोठा वाढ विस्तार करून इतकं मोठं द्वैत माझ्या समोरून निर्माण केलंय ते एवढं सगळं आणि विस्ताराचं रूप माझ्या अंगावर पडलेलं आहे मी दडकून गेलोय मी संत्रस्त झालोय माझ्या एक काय हा एकंदर ताप मला माझ्या एकतेमध्ये निवांतपणा नाही असं म्हणून कधी त्या चंद्राला कंटाळा वाटलाय का हो उत्तर उत्तर आहे त्याला असा कंटाळा वाटण्याचं उभेही कारण आहे कारण करन चंद्रावर कितीही चांदणं पडलं तरी चांदण आणि चंद्र हे दोन्ही म्हणून एक दिनसे अखंड एक रूप कारणाने त्याच्या स्वस्वरूपामध्ये येत किंचित रथिमात्र हानी होत नसल्या त्याला असा त्रास कंटाळा वाटण्याचं कारणच संभवत नाही त्याप्रमाणे महाराज म्हणतात सहद्रवरी दळाच्या हजार पद्मपत्रांनी कमलपत्रांनी युक्त आलेल कमल तो कमला दुसरी भास भाकना भाषा दुसरेपणाची भाषा तरी बोलता येईल का तर दुसरीपणाची भाषाही तिथे बोलता येणार नाही कमळ हे आपण स्वतः स्वतः सहस्र दला विस्तारलेलं असलं तरी सुद्धा तिथे कमळ या व्यतिरिक्त दुसरेपणाचा दुसऱ्या शब्दाचा प्रयोगही तिथे संभवत नाही भाषाही तिथे संभवत नाही असं कोणी म्हणत का हजार दलानी हजार कमळ निर्माण झाली हजार दलांनी युक्त एक कमल म्हणतात का हजार कमल म्हटला म्हटले जात एकच कमल म्हटलं जातं हजार दलांनी युक्त जरी असलं तरी कमल जसं एकच असावं हजारो कमले असे कधी होत नाहीत एकच एक कमल जसं असतं त्याच्या स्वरूपात जसा भेद निर्माण होत नाही त्याप्रमाणे दृश्याचा द्रष्ट्याचा कितीही मोठा त्रिपोटीचा विस्तार झाला तरी मूळ मात्र चैतन्य जे आहे ते मात्र एक दिवशी जसं ज्या अखंड आहे त्याच्या अखंडतेमध्ये भेदाचा संभव नाही राजा तरी तो एक दृष्टांत सहसार्जुन हा राजा सहस्रार्जुन राजा सहस्र हाथ बाहू होते स्वतः खास सहस्रार्जुन व्यक्ति बेरीज के लिए कि एक हजार एक अधिक जाए असा जर विरीत करून कोणी हिशेब करील की हे एक हजार एक झाले असं कधी सहस्र त्रिपुटींनी विवर्जित त्यांच्या मूळ अधिष्ठान स्वरूपामध्ये एक किंचित बदल न होता वेद निर्माण न जसा चैतन्य एकच्या एक चिन्मात्र जसंच्या तसं राहतं असं यात महाराजांना सांगायचं आहे ओजा, बहु परी वाढ विचार झाला आहे ऊज त्या विण कामामध्ये गमत अशी आहे कि त्या चौकटाची ऊर्जा म्हणजे चौकट म्हणजे वस्त्राची जी, जी विण असते त्या वीणमध्ये पोत आणि त्याचे काठ याचा ओज जो म्हणतात त्याचा जो एक शोभेचा जो भाग आहे तो निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या गोष्टाला जे वस्त्र निर्माण करायचं ते नुसतं वस्त्र करायचं नाही त्याला सौकटाला एक ओज जल पाहिजे असं त्याच्या मनात म्हणजे त्याच लोकांनी हे केलं पाहिजे वर्णन केलं पाहिजे काय वा गोष्टी गोष्टीवर काय बाहेर सांगितलं पाहिजे काय पदर केलाय काय होत आहे काय काठ आहे असं त्याने त्याचं वर्णन करावं अशा प्रकारचं त्याला होता निर्माण झाला पाहिजे नुसतं वस्त्र करणारे रगड्यात पण वस्त्र करणाऱ्याला पोषण दिलं जातं त्याच्यात सौंदर्य आलं पाहिजे अशी त्याची मूळ गोष्ट असते चौकटाची यावं होता त्याचं सौंदर्य यावं यासाठी म्हणून तो काय करतो तो पहिल्यांदा त्या मागावर त्या वस्त्राला त्या वस्त्राच्या आतल्या पोताला त्याच्या काठाला त्याच्यावर बारकावास असतो कि याला कसा रंग सोडून त्याला हा कसा म्हणजे मॅचिंग आले ज्याला म्हणतात लोक ते त्याच्यामध्ये साधलं पाहिजे म्हणून त्याला म्हणायचं चौकटाची या ओझा त्या, त्या, त्या मागावर तो काय करतो अगदी व्यवस्थित रीतीने ती व्यवस्था पाहण्याचा आता जरा त्यात सुधार झालाय पूर्वी असं खरोखर त्या मागावर असं पसरलेला असायचं तो कुंजाच्या कुंजा तो कुंजा व्यवस्थित रीतीने पसरावा लागतो त्याची हे होता का मने एकमेकामध्ये गुंतागुंचा होता का म्हणे गुंतागुंत हो किती बारकावा केला जातो अजूनही तिथे तुम्ही बघू शकता तो उद्योगच आहे कि ते एकमेकापासून वेगळे राहावेत ह्याचा माणूसच आहे त्याच्याकरता नेमलेला त्याने ते काम करायचं तर तो त्यातला जो बारकावा आहे तो वेगळेपणा आणि तो राहण्यासाठी म्हणून व्यवस्थित रुपाने पुंजाच्या पूंजा म्हणजे संतोचे ते ठेवले जातात आणि एवढे सगळे पुंजके ठेवून ते पुंज ठेवून काय करायचं उत्कृष्ट वस्त्र तयार करायचा हा त्याचा उद्योग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोष्टाने आपल्या मागावर उत्कृष्ट याच्यामध्ये चौकटाचं ओज आहे त्या विणकामाच त्या वस्त्राचं भूषण राहील शोभा वाढेल त्याचं सौंदर्य वाढेल यासाठी म्हणून अगदी व्यवस्थित पद्धतीने पुंजेच्या पुंजे आणून जरी त्याच्यावर ठेवली तरी त्या, त्या संतुशिवाय दुसरं तरी सापडेल का हो काय सापडणार संपूर्ण संतुष का आहे दुसरं सापडणार नाही जसं घडावं हो। अगदी त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्रष्टा दृश्य आणि दर्शन ह्याचा पुंजकाच्या ठेवला तरी सुद्धा मूळ जे चैतन्य त्याच्या अखंड रसते का होणार नाही इथे मुद्दा मला सांगायचा आहे ते चिंतन एकच वाक्याचं आहे ते चिंतन म्हणजे फार मोठं नाही आहे तात्या असं म्हणत असत कि वस्त्र आणि तंतू यांच्या अन्वय व्यतिरिकाचा जर आपण विचार केला तर वस्त्रामध्ये ज्या प्रमाणे तंतू आहेत त्याप्रमाणे तंतू मध्ये वस्त्र आहेत आहो तर तंतू मध्ये वस्त्राचा असलेला व्यतिरिक्त ज्याना चितविलास म्हणून परिणाम सांगायचा आहे त्या लोकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे असं स्वच्छ लिहिलं जात जाते काय ज्याना चैतन्याचा परिणाम सांगायचा आहे त्याच्या स्वरूपामध्ये दुधाच्या दयाच्या प्रमाणे त्यांना त्याचा वाढ विस्तार सांगायचा आहे अशा परिणाम सांगणारा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का, का ही तंतु मध्ये वस्त्राचा या बाबतीत त्यांना ही संगती सांगता येणार आम्हाला असं सांगायचं कि संतुच्रोत आहे तंतु शिवाय वस्त्र नावाची गोष्ट नाहीत आहे नामात्र ची नाम लुगडे रवी सूतची ते उघडे बोलायला लुगडाय पण वस्तुस्थितीने ते सुत जसं असावं सुता व्यतिरिक्त दुसरी गोष्ट असू नये त्याच पद्धतीने दर्शन यांच्या मध्ये त्याच कारण स्वतंत्र सत्तेचा अभाव आहे शब्दांचा मात्र तुमचे शब्दांच्या उच्चारामध्येही आपली वाणी अतिशय कुशल आहे काही माणसं तोंडाळ बोलकी असतात इतकं बोलतात तितकं बोलतात काही विचारू नका आता आमचा उद्योग होता बोलण्याचा आम्हाला बोललं नाही तर करमत नाही उलट बोललं नाही तर करमत नाही तेव्हा तसंच बोलणं तेव्हा वाणीने हजारो शब्द उच्चारले शब्द जरी एवढे उच्चारण केले तरी वाणीने हजार शब्दांचा शब्दसंहित जरी एकत्वाच्या अनेक रूपाने व्यक्त करीत असली व वर्ण अनुक्रमाप्रमाणे अर्थपूर्ण असलेल्या ते का घेत नाही अर्थयुक्त सात वर्ण अनुक्रमाप्रमाणे विशिष्ट शब्दसंहिती किंवा ज्याच्यामध्ये अर्थहीन अशी स्थिती आहे असली शब्दसंहिती त्या वाणीने पुष्कळ जरी उच्चारण केली कोट्यवधी शब्दांचा उच्चार केला तरी मूळ वाणीमध्ये काही भेद निर्माण होतो का वाणी जशी एकच एक असते ती जशी आपल्या अभेदरूपाने राहते तिच्यामध्ये या शब्द समितीचा मेळावाच्या मेळावा तयार झाला समूहाच्या समूह तयार झाले तरी सुद्धा समूह उत्पन्न होऊ नये समुदाय रूपाने ती जशी मूळ वाणी एकच असावी त्यामध्ये जसा बदल घडू नये त्याप्रमाणे मूळ चैतन्य स्वरूपामध्ये यशकिंचित बदल घडत नाही द्रष्टा दृश्य दर्शन यांचा देवघेवीचा व्यवहार किती मोठ्या प्रमाणात घडला तरी मूळ चैतन्यामध्ये बदल घडत नाही भेद होत नाही हा त्यातला मूळ सिद्धांत तैसे दृश्याचे दाखळे नानादृष्टीचे उमाळे उठतील देखावेगळे दृष्ट तुची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे अनंत दृश्य पदार्थ निर्माण होतात अनंत द्रष्टे निर्माण होतात व अनंत दर्शन म्हणजे ज्ञान निर्माण होतात मग अनंत द्रष्टे अनंत दृश्य अनंत दर्शन एवढं सगळं म्हणजे अनंत त्रिपुट्या थोडक्या सांगायच्या एक त्रिपुट्याने आता अनंत त्रिपुट्या निर्माण झाल्या तरी सुद्धा एक रूप परमेश्वरावर त्या सर्वच्या सर्व कल्पित असल्यामुळे संपूर्ण परमात्म रूपच आहेत कारण कल्पित पदार्थ अधिक वारा सुद्धा लागत नाही असं ते आत्मस्वरूप असत तिथे महाराज म्हणतात काय ते दृश्याचे दाखले महाराज म्हणतात दृश्याचे दाखले म्हणजे दहाड्या अनेक डहाळ्या फाटे जरी निर्माण झाले तरी नाना दृष्टीचे उमाळे अनेक दृष्टी जरी निर्माण झाल्या उमाळे म्हणजे उसळ्या लोटच्या लोट निर्माण झाले दृष्टीचे तरी उठती काय उठती डहाळ्या उठती आणि उमाळे उठते अशा डहाळ्याही पसरल्या अशा लाटाही उसळल्या तरी सुद्धा पुढे काय लेखा वेगळे दृष्टी लेखा वेगळे लेखा म्हणजे वेगळे म्हणजे आपण गणना करण्याकरता अगदी कितीही बुद्धिमान माणूस आणून बसवला नाही तो अति बुद्धिमान आहे ते मोजायचं लक्षात ठेव त्याला मोजता येत नाही म्हणजे मोजणा मोजणारा माणूस गणती करणारा माणूस कितीही बुद्धिमान असला कितीही वेगवान असला किंवा आत्ताच आधुनिक यंत्र आणून ठेवलं कि ते हे गाडी पडताना कस ते बरोबर मीटर बसवलंय तसलं कुठलंही तुम्ही मीटर आणून बसवलं तरी त्या मीटरला मोजता येणार नाही इतका असंख्य त्याला म्हणायचं लेखा वेगळे लेखा वेगळ्या शब्दाचा अर्थ असाय गणना करणारा कितीही गणना करण्यास प्रवृत्त झाला तरी त्याला बोलता येऊ नये असं असंख्यतेच वर्णन घ्यायचं तुमचे जे मशीन चाललं त्या जे गोल भाग आहे त्या गोल भागामध्ये एक लक्षांश भागाचा जर गोलपणा कुठे चूक असली तर ते मशीन दाखवत एक लक्षांश अंश त्या रेषेचा इतका त्याच्यामध्ये त्या गोलपणामध्ये उन्हा असलेलं ते मशीन दाखवतं अजून काय भाग्यपणा असावं तसलं जरी मशीन आणून बसवलं तरी महाराज म्हणतात त्यालाही मोजता येणार नाही इतक्या गोष्टी असंख्य रूपाने एवढं सगळं जरी झालं गणना करता येत इतकं असंख्य जरी निर्माण झालं तरी सुद्धा म्हणजे अनंत द्रष्टे अनंत दृश्य अनंत दर्शने निर्माण होऊ नये परमात्म स्वरूपामध्ये येत किंचित निर्माण होत नाही त्याचं कारण या असंख्य गोष्टी कल्पित या न्यायाने सर्वच्या सर्व त्रिपोट्या अनंत त्रिपोट्या अधिष्ठान परब्रम्ह रूपच आहेत तद्व्यतिरिक्त त्याला स्वतंत्र सत्ता नाही त्यामुळे ह्या कल्पित त्रिपोट्या परमेश परमेश्वर स्वरूपामध्ये भेद सिद्ध करू शकत नाही गुळाचा बांधा फुटली धंदा झाला तरी नुसता गुळ झुकीतो गुळाचा धांदाचा म्हणजे त्याचे तुकडे तुकडे झाले असा व्यवहार घडतो पण तो गुळाच्या दृष्टीनं बघितलं तर एकटा गुळत असतो त्याप्रमाणे गुळाची ढेप ती मुद्दाम फुटली म्हणा फुटली म्हणा काय तुम्हाला सुचत असेल त्यातलं ते आणि फुटून त्याचे अनंत खडे तयार केले त्याचं विश्लेषण करता येईल अविभाज्य घटकापर्यंत आमचं काही आनंद म्हणल्यानंतर कुठपर्यंत ते काही सांगता येत नाही अनंत शब्दाला काही हिशेब नाही लक्षात ठेवायचं त्याचं नावच आहे आनंद त्या शब्दाचं त्याचा अंत नाही पुन्हा हा लेखा वेगळे वा लेखा वेगळे त्या ढेपीचे तुकडे तुकडे खडे खडे झाले आणि लोक म्हणू लागले काय हो? होती एक दिवशी स्वरूपाची ढेप होती काय परिणाम अनंत त्याचे खडे निर्माण झाले म्हणजे ढेप होती त्याचे अनंत खडे निर्माण झाले वो ढेप होती तिचे अनंत खडे निर्माण झाले असा व्यवहार होऊ लागला रोज लोक बोलू लागले असाय सगळा व्यवहार जरी पुष्कळ घडला आणि आपल्या डोळ्याला या बांध्याची त्या खची त्या विभागांची आणि व या व्यवहाराची येते म्हणून बांधा त्याचे झालेले खडे विभाग त्याच्यामध्ये विभाग झाल्याचा व्यवहार आणि याची तुम्हाला होणारी ही प्रतिती खंड खंड तुकडे तुकडे या रूपाने आपल्याला होणारी प्रतिती इतका जरी वाढ विस्तार त्या दिसत असला तरी महाराज म्हणतात गुळामध्ये भेद प्रतीस होतो का हो त्याच्या बोडीमध्ये काही भेद आहे का त्या गुळ जसा नुसखा म्हणजे गुळपणाने जसा जसा तसावाचे भेद ही त्यों रहे हो गुलाक नहीं गोड़ी गुड़पणा मधे भेद निर्माण होने शक्य अशा अभेद्यूपाने अखंड रूपाने आपल्या स्वरूपाने असावा त्याप्रमाणे आणि दर्शन रूपी त्रिपुट्या कितीही निर्माण झाल्या त्याचे तुकडे खंड एक अखंड काय तुम्हाला नाना देवगेवीचा प्रकार दिसत असेल एवढा सगळा बघूनही मूळ अधिष्ठान चैतन्यामध्ये रीती मात्र बदल होत नाही ते अखंड जसंच्या तसंच असतं असं महाराजांना सांगायचं आहे पुन दृश्य रूपाने विस्ताराला पाहो अगर त्याच्यामध्ये मी द्रष्टा त्याच दर्शन घेणं हा व्यवहार करू म्हणजे द्रष्ट्याने दर्शन घेण्याचा व्यवहार कितीही करू किंवा दृश्याने द्रष्ट्याला संतोष देण्याचा व्यवहार किती मोठ्या प्रमाणात करो असा सगळा व्यवहार जरी घडला असला तरी सर्व सर्व तो स्वतः भेदाला मुळी ही विषय होत नाही तो आपल्या रूपाने जसाच्या तसा आहे दृश्य समुदाय दृश्य समूह आपल्या रूपाने अनंत रूपाने नटलेला असो वा अनंत रूपाने तो आपल्या दृष्ट्याला कारणीभूत हो अनंत कि दृष्टि ही अपने दृष्टि अनंत दृष्टि द्वारा अनंत दृष्टि ने अंत दृष्टि अनंत, अनंत दर्शनी घी तरी ही हो सग आता अनंत अनशने घर त्या मूळ स्वरूपामध्ये ज्ञान मात्र स्वरूप असलेल्या अशा त्या दृष्ट्यामध्ये म्हणाला काय अनंत द्रष्टी होऊन अनंत दृष्टीच्या द्वारा अनंत दृश्यांची अनंत दर्शने घेणे व अनंत दृश्यानी अनंत दृष्टीच्या द्वारा त्या अनंत द्रष्ट्याला अनंत संतोषरूपी देणे हा व्यवहार घडूनही तुम्ही काय म्हणता मूळ चैतन्यात बदल झाला नाही मूळ चैतन्य अखंड जसं आहे असं कसं तुम्ही म्हणता ते हा त्याचं उत्तर आहे बोललो ते बोललोच फक्त याला म्हणायचं वाचारंभण एव हे सगळं घडलं ते केवळ वाचारंभण आहे वाद, वाद व्यवहार आहे यामध्ये वस्तू मध्ये प्रकारचा भेद निर्माण झाला झाला नाही वस्तू जशी अभेद्य जसेच्या तसे वस्तू काही बदल नाही बोलताना फक्त बोलायचं काय बोलाची चकडी बोलासाची भात जसा वाघ व्यवहार असावा वस्तू मात्र नसावी तसा हा सगळा प्रकार आहे आणि भेद व्यवहार मात्र भरपूर व्हावा आणि भेद व्यवहाराला यशकिंचित आणि वस्तू स्वरूपामध्ये जागा नाही वस्तू मध्ये भेद निर्माण करण्याचा व्यवहार जर प्रयत्न करील तर त्या व्यवहाराला एवढीच परवानगी की तू भेद व्यवहार करावास मूळ वस्तूमध्ये भेद शोधायला येऊ नये त्याचं कारण तू तर सोडूनच दे पण खास भेद गेला होता शोध काढायला परमेश्वराचं एक रसत्व अखंड रूप इतकं जबरदस्त स्वरूपाचं आहे की त्या एक रस स्वरूपामध्ये द्वैत शोधण्यासाठी भोगाला उपयोगी पडणार द्वैत पाहण्यासाठी म्हणून खास भेद गेला होता त्याला असं वाटलं की एवढ्या एक जिंके स्वरूपामध्ये भेद निर्माण करायला मला यायची बुद्धी कुठून आठवली कोणतो म्हणून त्याला लाज वाटली म्हणून एक रसी देत तो, भेद एक देतो त्या एक रसामध्ये बुडी देतो आता त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी उत्तर आहे संभवणार नाही परमात्मा अखंड एक रस रसाच्या तसा आहे ज्याप्रमाणे उत्तम वडा उभ्या उभ्या केव्हा घेतो व केव्हा होतो नाही त्याप्रमाणे ह्या जागा कसा घडतो ते कळत नाही किंवा ज्या प्रमाणे पाणी तरंगांच्या विषाई मिशान, आपला आपणच विलास करते त्याप्रमाणे वस्तू आपल्या वस्तू स्वरूपाने म्हणजे ज्ञानस्वरूपाने खुशाल विलास करीत आहे खुशाल विलास करीत येतात त्या विलासामध्ये कुठे अडचण नाही कुठे प्रतिबंध नाही ज्वालांच्या गुंटलेल्या माळा अंगावर घातल्या म्हणून आहे त्याला कधी त्याची वेळ येते भेदभवला आहे ते म्हणून कधीही भेद सिद्ध होणार नाही कारण अग्निचे व ज्वालांचे स्वरूप एक असल्यामुळे भीद नाही त्यांचं स्वरूप एक आहे त्यांच्यामध्ये भेद व्यवहार आहे वाघ व्यवहार आहे भेद नाही किंवा आनंद किरणाने सूर्य जरी पुष्कळ मिळला तरी किरणापासून सूर्य भिन्न म्हणता येईल काय म्हणता येणार नाही तर पुष्कळ पडला म्हणून चंद्रात आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रास वाटेल त्याला एक भयंकर त्रास वाटला काय हे ओझ माझ्यावर ठेवलंय असं कधी घडत नाही कारण स्वरूपाची हानी होत नाही तुम्हाला आपणच आम्ही जर एखाद्याला विचारलं की आम्ही तुमच्याबरोबर यात्रेला यावं का तो म्हणतो यायला हरकत नाही पण माझ्या खेशाला तस मनुष्य आमचे एका खेड्यामध्ये काही कीर्तना करता त्याला जरी पंचवीस वर्ष बरोबर गंमत अशी कि त्या सगळ्यामध्ये छोटा मी तर ते मला ते मृदंग लावताना काही मंडळी विसंगत लावायची काही मंडळी पेटीच घेऊन बसायची त्या पेटीमुळे बराच वाटा मी त्या म्हटलं बा आपण कीर्तन करणार नाही पिढी आणल्यावर उठला आपल्या संप्रदाय चालत नाही ते कसं जमणार नाही कीर्तन झालं वगैरे निघालो मला सांगितलं महाराज तुम्ही हे रागवत आहे का अहो संप्रदायामध्ये जी गोष्ट चालत नाही लावून मृदंग श्रुती टाळ घोष ही मर्यादा सोडून हे सांगतात रागवायचं नाही तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो रागवायचं कारण आपण रागवून समजून घेण्याची योग्यता त्याच्याजवळ नाही त्याला रागवण्या एखादा भेट येईल तो ह्या श्रीमुखात भडकवून कान ठरून चालणार का तुमची काही हानी काय त्याच्यामध्ये आणखीन काय तुमची काही हा काय त्याच्यामध्ये हानी आहे तर संप्रदायाचे ते विरुद्ध होत आहे तर अहो म्हणजे संप्रदायाला विरुद्ध हो त्याला कोण द्यायचं पड त्याला काय कारण आहे संप्रदायाला विरुद्ध त्याला काय घ्यायचं कारण तुमच्या पैशाला काही गुण पडतय का त्याचं काही नाही तुम्ही एक लक्ष ठेवा आपल्या किशाला साठ बसत असली तरच रागवायचं पैशाचा संबंध झाला तर रागवायचं नाही तर रागवायचं नाही गुंमत असे की पैशाचा प्रश्न येत नाही म्हणून रागवायचं कारण आहे संप्रदायाच्या विरुद्ध होते रागवायचं नाही म्हणून रागवायचं नाही त्याला विचारलं मग रागवायचं कुठे आम्ही त्याला विचारलं रागवायचं कुठे तर म्हणला महाराज रागवायचं नाही हे सत हा सांगणारा ग्रह आहे अजून आपल्याला फक्त नाव सांगायचं नाही तेव्हा सांगणारा ग्रह तो म्हणला रागवायचं वाजवली तरी संप्रदायात चुकलं तरी रागवायचं नाही म्हणून रागवायचं नाही आणि पैशाचा रागवायचा रागवायला जागायचं जे पैशाचा व्यवहार असला तर पैशाचा व्यवहार म्हणून तिथे रागवायचं कारण एकूण काय रागवायचं नाही मनुष्य कधी रागावतो किंवा कधी रागवावं काही आपल्या हानी होत असेल तर तो चंद्र रागवेल कशाला बिचारा एक रुपतीत रिमात्र हानी होत नसल्यामुळे उलट चंद्राची चांदण्यामुळे शोभाच आहे चैतन्याची शोभा शोभात असते त्याला रागवायचं काय कारण आहे उलट कमळ आपण कत विस्तार राहले तरी त्या ठिकाणी कमळा वाचून दुसऱ्या शब्दाचा प्रयोग नाही राज्या सहज हात आहे म्हणून सहज हात आहे अजून एक म्हणून एक हजार एक हजार होईल पोट्याचे मागावर व्यवस्थेने स्वतःचे पुष्प खूप असते तरी तेथे संतु वाचून म्हणजे स्वतः वाचून दुसरे काही आहे काय वाणीच्या ठिकाणी कोणत्यावधी शब्दांचा जरी समुदाय उत्पन्न झाला तरी तो समुदाय ज्याप्रमाणे वाणीरूपच आहे त्याच्यापासून तो काही वेगळा होऊ शकत नाही त्याप्रमाणे अनंत दृश्य पदार्थ अनंत दर्शने ज्ञाने व त्यांचे अनंत दृष्टे हा <laughs> सर्व त्रिपुटी एक परमात्म्यावर कल्पित आहे सर्व परमात्म स्वरूपच आहे त्याचे भेदाचा गंधही चित्र होत नाही कारण कल्पित पदार्थ हा अधिष्ठान रोपच असतो या नियमाला धरून हे सगळं लक्षात ठेवायचं त्याचे अनंत खडे झाले म्हणजे भेदाचा व्यवहार व प्रतिती खे झाली परंतु गुळ जो आहे म्हणजे भेदाचा व्यवहार होतो भेदाची प्रतिती पण होते भेद व्यवहार व भेद प्रतिती होऊनही भेद नाही कारण नुसत गुळ आहे परंतु गुण जो आहे त्याच्या ठिकाणी शंका नाही बाकीचा विषय आपण कुंडली गोरधारी नाना हलवून खुंटा प्रकट करण्याचा व्यवहार संप्रदाय त्याप्रमाणे आणखी तोच सिद्धांत दृढ करता तुकाराम महाराजांनी सुद्धा याच विवरण करीत असताना याबाबत एक गोष्ट अशी सांगितलेली आहे त्याला स्थुणा खनन्याय असं म्हणतात हा लोणी खुंत करावा बळकट कारण हा सूक्ष्म सिद्धांत असल्या कारणाने आतापर्यंत आपण जे ऐकलं त्यावरून आपल्या असं लक्षात आलं असेल कि वेदांत शास्त्रामध्ये ज्या विचारसरणी वा ज्या प्रक्रिया अत्युच्च कोटीच्या म्हणून प्रतिपादन केल्या जातात किंमणा ज्या वेदांत शास्त्रामध्ये या जगत प्रतितीची अतिशय उत्तम उण्या म्हणून पूर्ण विसंगती ठरते त्याच्याही पलीकडचा सिद्धांत येथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कारण संपूर्ण जगताच्या प्रतीच्या संगतीमध्ये वेदांत शास्त्राने अतिशय शा उत्कृष्ट युक्ती म्हणून अधिष्ठान आरोग्य संबंध किंवा आध्यासिक संबंध म्हणून प्रतिपादन केला ज्ञानेकर माऊली म्हणते आध्यासिक संबंध तरी कसा संभव येईल त्याचं कारण जगत असेल त्या अज्ञान काळात अज्ञानाच्या प्रतीसाठी संगतीसाठी चैतन्याच्या स्वरूपामध्ये बिघाड न होता म्हणून लावावी एवढ्यासाठी म्हणून ती आध्यात्मिक संगती सांगितली आहे नाही तर आध्यात्मिक संबंधाची संगती सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही ही गोष्ट खरीच आहे म्हणून आत्मदृष्टीने आध्यात्सिक संबंध हा एक कमी दर्जाचा ठरतो वास्तविक आध्यासिक संबंध हा वेदांत शास्त्रातला शेवटचा सिद्धांत आहे जग प्रतीच्या संगतीमध्ये आध्यासिक संबंधाच्या पुढे काहीही सांगितलेलं नाहीत ब्रम्ह प्राप्तीची संज्ञा आहे असं त्यांचं म्हणणं आता हा इतका सूक्ष्म सिद्धांत इथे वृत्तीने मनुष्याने जाऊन भिडलं पाहिजे कारण हा वृद्धीचा प्रांत संपल्यानंतर हृदयाचा प्रांत सुरू होतो कारण माणसाच्या रचनेमध्ये देवांनी अशी रचना करून ठेवली की या शरीरामध्ये एक शरीर हे जसं घटक ठेवलं त्याबरोबर त्याच्यामध्ये मन आहे याच्यामध्ये बुद्धी आहे याच्यामध्ये चित्त आहे याच्यामध्ये अहंकार आहे याच्यामध्ये आत्मा ठेवला याच्यामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान ठेवलं एवढ्या गोष्टी ठेवून हा एक आणि पिंड तयार केला या पिंडामध्ये इतकी उत्कृष्ट अशी रचना करून ठेवली की विचारत असून याच जर पृथककरण करायचं ठरवलं आत्ताच्या लोकांच्या पद्धतीने नव्हे कारण आताच्या लोकांच्या सगळ्या पद्धतीमध्ये पृथक करण्याची जी सामग्री आहे ती सामग्री भौतिक आहे ती भौतिक सामग्री फार फार तर कुठपर्यंत विश्लेषण करू शकते पंचवीकृत पंचमहाभूताचा जो अंश या शरीरात असेल तेवढ्या अंशापुरतं त्याला पूर्ण करण्याविषयी व पृथक करण करण्याविषयी ते समर्थ आहेत परंतु याच शरीरामध्ये अपंचवीकृत पंचमहाभूताची पंच योजना ज्ञानेंद्रियांची व अंतःकरणाची त्याला जाण्याला कि आताची भौतिक यंत्र कमी पडतात त्याही पुढे जाऊन सांगायचं तर त्या अंतस्करण वृत्तीमध्ये पूर्व शुभाशुभ मिश्र कर्मानुसार सुखदुःखात एक परिणाम निर्माण होतात व त्या वृत्तीला त्या सुखदुःखाला त्या परिणामाला जाणणारी प्रकाशक परिणामरूप त्याच अंतस्करणाची एक दुसरी वृत्ती निर्माण होते याला प्रसभकरण करण्याकरता जर तुम्ही भौतिक सामग्री अतिसूक्ष्म स्वरूपाची आणली तरी सुद्धा ती लंगडी पडणार प्रकाशनाच्या बाबतीत जर ही सगळी यंत्रणा आत आपला सुखरूप असलेला जो आत्मा त्या आत्मप्रकाशनाच्या बाबतीत आणि भौतिक सामग्री घेऊन जाणं म्हणजे अगदीच बावलटपणाचं ठरणार विडगळ पणाचं ठरणार आहे म्हणून त्या अशुद्ध आत्मस्वरूपा पर्यंत यापैकी कोणी जाऊ शकत नाही बुद्धीचा प्रांत याच्यामध्ये बुद्धीने माणूस फार काय काय करू शकेल आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे कसा आहे कार्य बुद्धिमान माणूस झाला तर नैयिकांचे षटविध लौकिक व त्रिविध अलौकिक अशा नऊ प्रकारच्या संबंधाला जाणणारा बुद्धिमान माणूस असू शकतो संबंध आहे संयोग संबंध आहे विशेषणता संबंध आहे योगध धर्म संबंध आहे या सगळ्या संबंधांचा विचार केला तर याही पेक्षा आणि महत्वाचा संबंध म्हणजे अधिष्ठान आरोप त्या संबंधाला जाणणारा आध्यात्मिक संबंधाला जाणणारा माणूस बुद्धिमान असू शकतो याला बुद्धीचा प्रांत संपला आता बुद्धीचा प्रांत संपल्यानंतर हृदयाच्या प्रांताची सुरुवात होते म्हणून हृदयाचा प्रांत हा परमार्थाचा प्रांत असतो म्हणून बुद्धी प्रांत संपल्यानंतर परमार्थ सुरू होतो बुद्धी प्रांत संपतो म्हणजे काय होत कि एका बैठकीवर गुरुजीने दादानी लिहून ठेवल्याच कि योग्य देश योग असला पाहिजे कोणत्याही देशात बसून परमार्थ करून चालत योग्य काळ असला पाहिजे योग्य काळ ह्या शब्दाचा <laughs> अर्थ असतो आपल्या परमार्थाला अनुकूल काळ असला पाहिजे त्याच्याबरोबर योग्य गुरु भेटला पाहिजे नाही तर ईश्वराची भक्ती करणं आणि गुरूंची भक्ती करणं याचा जर आपण विचार करू लागलो तर ईश्वराची भक्ती कोणालाही करता येते आणि त्याच्यामध्ये धोका नाही पण गुरु भक्तीमध्ये धोका भयंकर तिने लिहिलेच असत त्या ह्याच्यावरती ते कवटी ठेवलेले असते आणि असं ते तांबडी पाठी लावली असते धोका असं त्याच्यात लिहिले असते अर्थ याला तुम्ही हात लावला की रामकृष्ण बाकी काही नाही तसा गुरुंना हात लावला की तिथे धोका आहे आधी गुरु गुरुभक्ती करावी लागते त्याचं कारण गुरु जिवंत असतो आपण जिवंत असतो म्हणून ईश्वर भक्तीमध्ये मात्र ही अडचण पडत ईश्वर भक्तीमध्ये ईश्वराला आपण ज्यावेळी नैवेद्य दाखवू त्यावेळी त्याला खायचं असतो <laughs> खाय म्हणजे तो वासाचाच धणी असतो तो घेत बीत नाही घेणाऱ्या देवाला नैवेद्य दाखवणारा माणूस अजून जन्माला यायचा आणि जे आले आहेत ते अपवाद आहे जगामध्ये जे काय आतापर्यंत आले आहेत ते अपवाद आहे कि आपल्या गुरुला जिवंत गुरुला देव समजून त्याची देव बुद्धीने ब्रह्म बुद्धीने सेवा करणारी माणसं बोटावर मोजण्यासारखी अशी जन्माला आली ज्यांची नाव सांगता आली तर ज्ञानेश्वर एकनाथ महाराज आहेत निळोबा महाराज आहेत आणि अगदी जवळची उदाहरण द्यायची झाली तर दादा स्वतः आहे नाना म्हणा स्वतः आहेत हे अवतारी पुरुष पण हे अति थोर गुरुभक्त होते किंवा तुम्हाला गंमत सांगायची हे मोलकर्णी घडलेली गोष्ट आणि त्यावेळी नाना महाराजांची जर पोथी चाललेली असली तर ज्ञानेश्वरीची पोथी पाठ बंद पड़े नाना महाराज खाली उतरायचे आणि विचारायचे कि काही महाराजांच्या कडचं निरोग म्हणजे त्यांच्या पिढीतला माणूस आग असलेला आणि त्या माणसाची मोलकरीण जर आली तर नाना महाराजांची पोथी बंद व्हायची तिला विचारायचे की काही महाराजांचा निरोप आहे का गुरुनीची धाडी अशा प्रकारची बुद्धि नाना महाराजांची असल्याकारणाने तीच बुद्धी दादांची असल्याने ते विचारित असत त्या बाई म्हणायचे कि मी मोलकरी नाही त्यांच्याकडची आपली पोथी श्रवण करायला मी आली असं जेव्हा ती म्हणायची तेव्हा महाराज बसून पुन्हा पोथी सांगायचे असा, असा हा त्यातला प्रकार आहे ईश्वर ही गोष्ट कधीही घडत नाही ईश्वराला आपण ठेवू तसं राहावं लागतं उलट देवाला म्हणत असता आम्ही नेहमी म्हणजे लोकांना सांगत नाही मी मनात म्हणतो देवा तू सगुणसाकार झाला म्हणून आमच्या पुजाऱ्यांच्या आम्ही ठेवू तसंच तुला राहावं लागतंय कशाला तुला म्हणे का गा झाला निर्विकार बरा निर्गुण निर्विकार आपल्या स्वरूपात होतात कशाला सुगुण साकार तू झाला आता तू झालाच ना तर मग हे पुजारी ठेवतील तसं तुला राहिलं पाहिजे पुजाऱ्याने वाकड बंद लावलं बसला पाहिजे सरळ लावलं त्याच्यात आनंद मानला पाहिजे नाही लावलं तरी आनंद मानला पाहिजे ते गुरुला चालत नाही ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे कळेल तुमच्या साठ्यांचं असं होत की पाणी कडत असलेलं त्याला तर त्या रागवण्याला पारावार जवळ राहायचं म्हणजे अति गोष्ट कठीण आहे दादा तशाच बघावत्या आधी अग्नि बरा पण दादा बरे नाही इतकी दादांची योग्यता कडक मृत्यूची होती ते काय झालं गुरुजीने ते दोसर वाड्यात टाक दर वाळत टाकून ते आवडलं कोथी संपल्याबरोबर दादा उठले आणि त्या धोत्राच्या काठाशी सरळ बरोबर करून धोतर व्यवस्थित केले ते गुरुजी काय नाही सगळं ते गुरुजी सहज काय म्हणाले दादा मला जर तुम्ही सांगितलं असतं तू मीच धोतर नीट केला असतं म्हणजे मीच टाकलं होतं ते म्हणजे तुला जर एवढी नीट करण्याची अक्कल असती तर तो अगोदर नसतं का केलं म्हणजे धोतर नीट तुला अडकल नाही म्हणतो म्हणले मी नीट करायला लागलाय ते गुरुजी काय म्हणाले शेवटी की दादा म्हणल्या हो मी मोगलाय म्हणून मोगलाय म्हणजे काय म्हणले सगळे गुन्हे माफ काय म्हणले तुला सगळे गुन्हे माफ काय म्हणले इतकी कडक वृत्ती असलेली कोण हो तिथे राहणार सांगण्याचं तात्पर्य की गुरुभक्ती ही त्याच्यापेक्षा महत्वाची आहे ईश्वर भक्तीमध्ये आणि गुरुभक्तीमध्ये अति कठीणच आहे अशी ईश्वराची कृपा असावी गुरुची कृपा असावी या उभय संपन्नतेनं दोघांना प्रकृतीचं स्वास्थ्य पाहिजे असलेली दादाने ही गोष्ट कोणी लिहिणार नाही पण दादानी मुद्दाम नेऊन ठेवले की त्यांच्या प्रकृतीचं स्वास्थ्य असलं पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी आणि योग्य गुरु या शब्दात चालतो ज्यांच्याकडे श्रवण केला असताना संप्रदायपूर्वक सम्यक समतोल सुमधुर स्वरूपाचा समन्वय आणि आता चालला या विषयाच्या बाबतीत सुद्धा समन्वय बिनचुक समजण्याची अतिशय गरज नाही विलास एवढा शब्द ऐकल्याबरोबर ऐकल्याबरोबर मनसाची बुद्धी कुठे कशी काय एकदम घसरेल तिथे मग जे देखणे जे जे उठी तयाची नाम सृष्टी मीची वे पैगा असा कदाचित प्रकार जर मनुष्याच्या लक्ष आला नाही तर दृष्टी सृष्टीवादात हे संभ्रम निर्माण होण्याची जास्त भीती आहे <coughs> आणि असा गुरुजी म्हणत अस गुरुजी म्हणत असतो असं मला आपल्याला सांगायचं कि ज्याने आणि उभय स्वरूपाचा किती मोठी हानी झाली आहे तर त्याला घ्यायचं काही कारण नाही भलत येत लाभ हा हानी न गणिते गावा वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षेभू भल ते हानी आणि लाभू न ती स्त्री आपल्या पतीच्या विराहा मध्ये कितीही मोठा लाभ झाला अगर कितीही मोठी हानी झाली तरी ती पतीव्रता स्त्री त्या लाभाला हानीला जमान येत नाही तिच्या मनावर त्याचा परिणाम सुद्धा होत नाही का तिचं लक्ष केवळ पतीविरामध्ये गुंतलं आहे म्हणून हे जसं अगदी त्या पद्धतीने गुरुजी म्हणायचे कितीही लाभ झाला आणि कितीही हानी झाली ते लाभहानी आहे त्यात काय मोठं नव्हतं ते म्हणायचे मिरच्या व्यापारात जर नुकसान झालं तर कांद्याच्या व्यापारात फायदा होतो म्हणायचे आणि त्याचा तो भरून निघतो परमार्थ ही गोष्ट अशी आहे की इथे म्हणतात हे अनर्था करणार माणसानं प्रपंचात फसलं तर फार दुःख करून पुढे चाललं लाग करून त्याला याचा अर्थ न केला तर थकलंच आहे पण समजा झालं तर गटकावर विचार करून पुढे चालावा पण परमार्थामध्ये माणसाने फसता कामा ही एक गोष्ट आहे कारण इथे फसलं की जन्म जन्मांतराचा फिराय त्याला पुन्हा सुधारणा नाही म्हणून पाणी जसं गाळून प्यावाचं हिंदी तशी म्हण आहे पाणी पिना छान केलेलं आहे अशी उत्तम त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता चाललेली की या तत्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रवृत्त झालेल्या एकानेक पंडितांची बुद्धी सुद्धा या सिद्धांताचा विचार करते वेळी विलास या शब्दाकडे वळून त्यांना अन्वय व्यतिरिका कडे दुर्लक्ष करायची वृत्ती व्हावी यापेक्षा अजून काय बुद्धीमध्ये अन्वय व्यतिरिकाचा सिद्धांत ज्याला समजला त्याला या चितविलासाच्या सिद्धांताने गोंधळ कधीही निर्माण होत नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयात शंकराचार्यांच्या वाङमयात किंवा होपनिषदा पासून तो थोर थेट निरोपरायांच्या पर्यंतच्या तुम्हाला विसंगती कुठेही दिसणार नाही विसंगतीचा लेश विसंगतीची शंका येणं हे सुद्धा एका परिणाम हा बाप आहे इतक्या शुद्ध पद्धतीने सुसंगती आहे मग लोकांना असं विकृत डोक्यात काय येते एवढी गोष्ट करा आणि म्हणूनच इथे फार गोंधळ झालेला लोकांचा आणि या दृष्टीसृष्टीवादाविषयी मनुष्याच्या मनात निर्वाळा नीट न झाल्यामुळं अनेकांच्या बुद्धीमध्ये गोंधळ अनेक लोक या आचार्यांच्या आणि माऊलीच्या मतामध्ये विरोध आहे सांगण्यापर्यंत प्रवृत्त झालेच प्रतिपादन करून मूळ आचार्यांच्या स्वतः आता ज्ञानाचा विलास सा आहे असंच सांगताय त्यात कुठे सांगण्यामध्ये कुठे कसूर केलेला नाही एक सुद्धा उभी अशी नाही की ज्याची दादानी संगती लिहिली नाही एक तरी उभी अशी काढा की दादानी त्याच्याबद्दल संगती लिहिली नाही तर मग विचार ज्या तुम्ही चितविलास वादाच्या होव्या म्हणून समजला त्या सर्व सर्व होव्या जशाच्या कशा त्या शब्दाला धरून म्हणजे व्याकरण मर्यादा शब्द मर्यादा धरून अर्थमर्यादा धरून समन्वयाची गोष्ट लक्षात घेऊन त्याबरोबर दादाने आपला स्वानुभव त्याच्यामध्ये ग्रती केलेला आहे इतकी विनचुक संगती असताना माणसाची वृत्ती अशी होते कशी एका माणसाने मला असं विचारलं होतं माणसाने याचा अर्थ एक थोर कीर्तनकार की तुम्ही सांगितलं लिहिलं सगळं पण आम्हाला तुमचं जरा खटकलं असं त्याने मला सांगितलं आल्या गुरुजी मला असं सांगितलं की तू त्याला रस्त्यावर उत्तर का दिलं पहिला प्रश्न मला त्याने सांगितलं कि तुला आम्ही एवढा मोठा केलाय केला, केला म्हणजे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगार बाळ कौतुक असा खरा प्रकार आहे त्यांच्या माझ्या योग्यतेचा जर विचार केला तर ते चालत असताना त्यांचा तो जो परभणीचा जोडा ज्याचे सोंडाचे वाकडे असते त्या जोड्याच्या ज्या काही धुली कणांचा जो उधळ होत असे त्या उधळणाऱ्या कणातला मी एक कण खास आहे इतकी ज्यांची योग्यता ते म्हणत असं तुला मी एवढं मोठं करून ठेवले तू त्याला रस्त्यात उत्तर का दिलं तू त्याला असं सांगायला पाहिजे होतस की तू आश्रमात ये गुरुजीने त्याच्यावरती केली आणि शेवटी तिथून परभवण्याला जाताना गंगापूरला होता होता तिथून त्यांनी मला एक पंधरा ते वीस पानांचं पत्र लिहिलं आणि त्या वीस पानांच्या मध्ये ही गोष्ट त्यांनी अशी लिहिली कि तुमच्या सारख्याला हे गोष्ट पूर्ण ज्ञात असावी मला इच्छा आल्यानंतर असं वाटलं की तुम्हाला याबाबत चार अक्षर लिहावीत म्हणून हे चिंतन तुम्हाला मी मुद्दाम लिहित आहे समजून त्यांनी मला त्याचं चिंतन लिहिलंय त्याचा सार्थ एवढाच आहे की संप्रदायपूर्वक अध्ययन करणाऱ्या बुद्धीत यामध्ये दृष्टी सृष्टीवादात माऊलीच्या वागम्यात कुठेही विसंगती त्याच्या लक्षात येत नाही अगदी एक सल व्यवस्थित चाललेला आहे अगदी पहिल्या प्रकरणापासून शेवट आपण वाचा कारण एकच प्रकरण ऐकण्याचा निर्णय करणं बरोबर नाही कारण प्रत्येक प्रकरणामध्ये एकेका प्रकरणात एक एक विषय स्वतंत्र घेऊन त्याचा समन्वय प्रतिपादन केल्यामुळं ही गोष्ट ध्यानात येण्याची गरज आहे ही दादांच्या मनात गोष्ट असल्या कारणाने <coughs> दादांचा बुद्धीचा असा विशेष आहे की त्यांच्या सारखा बुद्धिमान माणूस नाही त्यांच्यासारखा अनुभवी माणूस नाही त्यांच्या दृष्टांत कुशल माणूस नाही त्यांच्या व्यवहार दक्ष माणूस नाही एवढ्या सगळ्या गोष्टींनी संपन्न असलेले थोर दादा त्यांच्या जवळ शिकलेल्या एका माणसाच्याही मनात अशी बुद्धी निर्माण व्हावी आणि याबाबत करावं दादा म्हणाले तुला जे करायचे कर। ते तुम्ही सांगायचं ते मी सांगणार आहे त्याप्रमाणे दादानी हे लिहून ठेवलं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या अत्यंत आवडत्या ग्रंथामध्ये पहिली ग्रंथांची यादी करताना पहिल्या पहिलं नाव आहे अमृतानुभव आणि हा ग्रंथ दादा आणि ज्ञानेश्वरीची सगळी मंगलाचरण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी जी मंडळी होती त्यांना भेटून विचारा केवळ ज्ञानेश्वरीची मंगलाचरण आणि अमृत अनुभव हो याच्याशिवाय दादा शेवटच्या ताय। ताय। आयुष्यात ते काही वाचत नव्हतं एवढाच एक विषय करीत असतो टिळकांनी एकदा त्याने विचारलं कहो ते तुम्ही आता एवढे बुद्धी संपादन केली इतका अध्ययन केलं आता काय ठरवलं तुम्ही त्याच्या पुढे माझ्या वडिलाची का तेव्हा माझ्या काय करणार का म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाची मी सेवा करणार अवलोकन करून झालेलं आहे शेवटची चालणी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङमयाची सेवा करायची ठरलेली आहे म्हणजे म्हणले आम्ही स्वातंत्र्य काही पाप आहे का म्हणले तुम्ही पाप समजता ते म्हणले याला मी पाप मुली समजत नाही पण तुम्ही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या बाबतीचे प्रयत्न करून पुण्य निर्माण होईल त्या पुण्य पटीने पुण्य मी माझ्या वडिलांची माझ्या गुरुंची सेवा करण्याने घडणार आहे असं मला समजल्यामुळे त्याप्रमाणे दादानी हे घेऊन ठेवलं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या अत्यंत आवडत्या ग्रंथामध्ये पहिली ग्रंथांची यादी करताना पहिल्यामुळे पहिलं नाव आहे अमृतानुवाद आणि हा ग्रंथ दादा आणि ज्ञानेश्वरीची सगळी मंगलाचरण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी जी मंडळी होती त्यांना आपण भेटून भी। विचारा केवळ ज्ञानेश्वरीची मंगलाचरण आणि अमृतानुभव हो याच्या शिवाय दादा शेवटच्या आयुष्यात काही वाचत नव्हतं तेवढाच एक विषय करीत असतो टिळकांनी एवढं त्यांनी विचारलं का तुम्ही आता एवढी बुद्धी संपादन केली इतकं अध्ययन केलं अनुभव काय ठरवलं तुम्ही त्याच्या पुढे म्हणले माझ्या वडिलाची का देव माझ्या वडील ते मी करणार म्हणजे काय करणार का, का म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङमयाची मी सेवा करणार अवलोकन करून झालेलं आहे शेवटची चालणी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङमयाची सेवा करायचं ठरलेलं आहे म्हणजे म्हणले आम्ही हे स्वातंत्र्य पाप आहे का म्हणले तुम्हाला पाप समजता ते म्हणले याला मी पाप मुली समजत नाही तुम्ही राष्ट्रीय देना पुण्य निर्माण होटीपटी वूरूं सेवा करना घर है ज्ञानेश्वर महाराज होते हा सिद्धांत दोनों प्रकरण मेरे चांगल प्रतिपादन किया पूर्ण विराम दिलास तरी सुद्धा चालला असतं पण माऊली तसं म्हणाली नाही एवढे उघडली कवाडी प्रकाशाची म्हणून पूर्वक ज्ञाने माउली सांगायला सुरुवात करते याचा अर्थ खुंत आधी करावा बळक एवढ्यासाठी हा सगळा प्रयास आहे दादांची ही सूचना एवढ्यासाठी आहे की या सिद्धांतामध्ये माणसाची बुद्धी लचकते माणसाला ही गोष्ट ग्रहण होत नाही आणि ज्यावेळी योग्य सिद्धांत ग्रहण होत नाही तेव्हा काय ग्रहण होईल ते अयोग्यच असणार कितीही चांगलं ग्रहण केलं किती वाईट ग्रहण केलं तरी ते अयोग्यच असणार योग्य नाही ना अहो माणसाची जी वस्तू जिथे ठेवली ती तिथे सापडली नाही म्हणजे त्यांनी कुठेही शोधावी किरड्यात शोधावी आणि लोणच्या प्रणीत पण शोधावी तर आहे किती नाही म्हणून हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे त्या पद्धतीने इथे दादा आपल्याला सांगतात की हा सिद्धांत महत्वाचा असल्यामुळं तो, हो। तो आपल्या हृदयावर आरोड होण्यासाठी बुद्धीवर तुमच्या आरोड झाला असेलच म्हणून दादांची आपल्याला सूचना कुंटाधी करावा बळकट या न्यायाने तोच सिद्धांत आता सांगतात काय सिद्धांत आहे कृतीचा मुख्य सिद्धांत असाय नेहना किंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्म आत्मय वेदम सर्व इतकं नव्हे तर ऐकम या सर्वांचा परमात्मा पुढे होणं शक्य नाही असा असल्या कारणाने तोच आत्मा या संपूर्ण द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांच्यामध्ये अनुच्यूत असल्याकारणाने त्याचे ओवण याच्यामध्ये असल्यामुळं तीही अंतर्बाह्य रूपाने ओवण असल्याकारणाने या अनुस्तित रूपाला अखंड रूपाला एकजिनसीपणा कभी ही भेद निर्माण हो जरी ही अनंत दृश्य अनंत द्रष्टे अनंत दर्शन निर्माण झाली तरी सुद्धा त्या स्वस्वरूपाला सोडून नसल्या कारणाने त्या परमात्म परमात्म परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी या विस्ताराने पावलेल्या सगळ्या जगाच्या बुडाशी असलेला परमात्मानभूत असून त्याचीच सर्वांमध्ये समव्याप्ती असल्यामुळे त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी द्वैत व द्वैताची भाषाही संभवत नाही सोडूनच द्या पण द्वैताची भाषाही संभवत नाही असा तो परमात्मा त्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी या एवढ्या विस्ताराने द्वैताची रेषा सुद्धा उमटत नाही रेषा उमटण म्हणजेच भाषा संभवणं भाषाही संभवत नाही रेखाही उमटत नाही अशा प्रकारचं हे चैतन्य असल्या त्याला सापेक्षतेचा स्पर्श होईल असल्या प्रकारचं जे एकपण तेही जिथे संपले असत्याचे एक पण सरे हो ऐक्याचा एकपणा जिथे संपत अस जर अद्वैत आहे त्याला आता पुढे मौलीचा शब्द आणि दादा शब्द पण वापरणार आता याच्या पुढे तो शब्द येईल म्हणजे अफूट आता जो शब्द वापरला जाईल तो अफूट त्यालाच म्हणायचं निरपेक्ष अद्वैत असं जे निरपेक्ष अद्वैत आहे त्याचा आता सिद्धांत सांगायचा असल्या कारणाने त्या सिद्धांताला आपण बारका ठेवावं म्हणून एकत्व द्विभवतात त्या संख्येच्या ओळीमध्ये एकत्व द्वैताच्या सापेक्ष राहत तेही जिथे संपलेलं आहे असंही अद्वैत असल्या कारणाने त्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी या त्रिकुटीचा किती व्यवहार घडला कसाही घडला तरी चैतन्य एकमेव अद्वित्य जसं त्या आहे त्याच्यामध्ये द्वैत नाही कारण एकमेवा द्वितीयम ब्रम्ह नेस्तिंचन त्याचा अनुवाद इथे महाराजांनी केलाय की या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकत्व आहे ते निरपेक्ष एकत्व आहे एक जिनसे एकत्व आहे द्वैताचा तिथे लेख नाही तिथे भाषाही संभवत नाही पुढे काय जरी विद्या विश्वाशेखा भरला आहे संपूर्ण विश्वामध्ये तो भरलेला उत्तम पुरवठ दुसरा पदार्थ नाही तरी एवढा द्रष्टा दृष्ट दर्शनाचा व्यवहार घडवून अद्वैतामध्ये बदल अद्वैत जसं त्या तसामध्ये ता कुठेही द्वैताची भाषा नाही रेषा नाही स्पर्श नाही वारा नाही किंवा म्हणा त्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी हे द्वैत त्या अद्वैताच्या वाऱ्याला सुद्धा फिरकत नाही आणि आता वाराही त्याला लागू शकत का लागू शकत नाही त्याचं कारण द्वैत आहे विषम सत्तेत वारा लागायला अस्तित्व नोका व्हायला आणि अस्तित्व जर या द्वैताला संभवत नाही तर त्याला वस्तुत्व अस्तित्वने ते पदार्थ तो तो त्या अद्वैताला ता स्पर्श करीलच कसा हा मुख्य भाग असल्यामुळे ज्ञानेशन मला ही गोष्ट आपल्याला इथे सांगतात पुढे महाराज असं विचारतात की तुम्ही त्या वस्त्र तयार होतात तिथे जा वस्त्र निर्मितीमध्ये मुख्य गोष्ट आहे तंतुक तंतुक पटाचा दृष्टांत मागे महाराजांनी दिले, आता दिलाय पुष्कळ ठिकाणी महाराजांनी हा दृष्टांत दिलाय वेगवेगळ्या कारणाकरता दिलाय आता हे दृष्टांत अशासाठी देतात की दुबंधा म्हणजे दोन प्रकार बंध प्रकार दुबंधा म्हणजे दोन प्रकार आणि दोन प्रकारच्या प्रकार रंगात त्याला पूर्वी गंगा जमनी वस्त्र असं म्हणतात आता ही भाषाही बोलली जात नाही कुठे अपवाद आणि कुठे वस्त्र गंगा जमनी मिळत असेल तर बाकी त्याच्याविषयी फार आता लोक बोलत नाही जाता सगळ्यात सुधारणा न झाली त्यात वस्त्रात झाली या तुम्हाला काही कारण नाही तेव्हा सगळीकडे सुधारणा झाली आहे तेव्हा दुगंधा क्षीरोधकी तुम्ही ठेवित असं गंगा जमनी वस्त्र किंवा क्षीरोदकी शब्दाचा अर्थ आहे पांढरं रेशमी वस्त्र कि, कि ज्या वस्त्राचा रंग दुधासारखा पांढरा आहे काही मंडळी मी अशी पाहिलेली आहे कि उत्तम प्रकारचा रिशिम वापरणारे त्यात पांढरं जर ऋषम आणलं तर ते लोक सांगतात की तुम्ही दुधात त्याला बुडवा काही त्याच्यामध्ये तो पक्केपणा करता म्हणा काय त्याचं आणखीन तंत्र असेल पण त्याचा रंग दुधासारखा पांढरा ज्ञानेश्वर महाराजांचं लिहिणं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना रंगसंगती एवढी सुंदर समजते की एवढी रंगसंगती कोणाला समजत त्याच्यासाठी तुम्ही विश्वरूपामध्ये सांगितलेल्या रंगसंगतीच ना वर्णा कृती वगैरे वर्णन वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल मला तिकडे तुम्हाला न्यायचं नाही पण आपलं स्मरण करून दिलं तुम्हाला दोन प्रकारच्या रंगाचं गंगा जमनी गंगा वस्त्र किंवा दुधाच्या पांढऱ्या रंगा सारखा पांढरा रंग आहे अशा प्रकारचा रंग वाणी म्हणजे प्रकार त्या अनेक प्रकारच्या दोन रंगाचं म्हणा पांढऱ्या रंगाचं म्हणा किंवा अशा एकानेक रंगाची वस्त्र तयार केली जातात आणि त्या रंगांच्या तराही वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या असतात त्या कोणत्या रंगाला कोणत्या रंगाची पार्श्वभूमी शोभेल किंवा कोणत्या पार्श्वभूमीवर कोणता रंग उठून देते हे सुद्धा त्यात समजायला लागत कागदावर साखर दाखवत हिरव्या कागदावर साखर दाखवायचे काय कारण आहे ते म्हणले अरे पांढऱ्या कागदावर जर साखर दाखवली तर उठून दिसत नाही हिरव्या कागदावर दाखवले उठून दिसते वा आणखीन ते म्हणत असत कि सोने अजूनही बघा तुम्ही आजही पाहू शकता सोनं हे तांबड्या रंगावर जास्त चांगलं वास्तविक तांबडाचा जो रंग आहे तो जो कोणताही तांबडाचा उठून देतो त्या कागदावर ते सोनं मांडून दाखवतो म्हणजे कोणत्या पार्श्वभूमीवर कोणतीही गोष्ट उठून देते हे पूर्ण माणसाला ज्ञात असावं लागतं ज्ञाने किंवा महाराज म्हणतात त्या गोष्टाला बुद्धि देवाने दिल्या कारणाने तो गंगा जमनी काठाचे वस्त्र तयार करतो काही पांढरी दुधाच्या रंगाचे वस्त्र तयार करतो काही रंगी बेरंगी आणि त्यात सुद्धा सुसंगती की कोणत्या रंगाजवळ कोणता रंग शोभेल हे त्याला समजलेलं असतं म्हणून तेवढ्या प्रकारच्या रंगाच्या संगतीने युक्त असलेलं वस्त्र व अशा अनेक रंगाने युक्त असलेली अनेक वस्त्र जरी आपल्याला दिसली तरी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला असा प्रश्न विचारतील तेवढ्या प्रकारचा तंतु आहे काय तेवढे तेवढ्या प्रकाराने तंतु आहेत का तंतू एक बुद्धी तुला गर्भ उमटले की तसे इथे गर्भ उमटले की त्याच्या बुद्धीचा खेळा वैभव आहे त्याच ते एवढं सगळं दाखवून सुद्धा त्याच्यामध्ये जस तंतुच रूप एकमेव जसं त्या तसं राहत या पुन्हा आपल्याला स्मरण करून देतो कि वस्त्रामध्ये तंतूचा अन्वय आहे आणि तंतू वस्त्राचा व्यतिरिक्त आहे ही गोष्ट विसरायची नाही हे विसरला कि पुढची संगती तुमच्या ध्यानात येणार या दृष्टांतात हा भाग ज्याला सगळी संगती समजल्यासात ही गोष्ट समजलीच पाहिजे माणसाला जर वस्त्रामध्ये तंतुचा अन्वय आहे आणि तंतू मध्ये वस्त्राचा जर व्यतिरिक्त आहे संपूर्ण तंतु तंतु आहे असं म्हणत असताना वस्त्राच्या नाम रूपाला अस्तित्व सिद्ध होत ही गोष्ट लक्षात घेऊन तंतुमय मय असं म्हटलं पाहिजे म्हणायचा अधिकार त्याला आहे की ज्याला त्याचा आकार आणि त्याचा रंग फसवू शकत तो आम्हाला आकारून रंग फसवतो तुम्ही बघा ना बारकाना आम्ही बाजारात गेलो तर इतक्या लांबा लांबीच द्या अशा रंगाच <सा> पृथ्वी तर तो भाव आहे मृत्यिकायुती हे सत्य त्यातली मृत्यिक सत्य आहे उलकल ठिकाणी ज्ञाने तुम्ही महाराजांनी हा मृतिकेचा दृष्टांत दिलाय म्हणून परवा यांना सांगितलंय एक वाक्य त्याच आपल्या करता माहिती करत म्हणून सांगत कि घटामध्ये मृत्यिका आहे कोणाला असा म्हणायचा अधिकार नाही की घटामध्ये मृतिका नाही का त्याच कारण जर मृत्यिकेला अस्तित्व नसेल कारणाला जर सत्ता नसेल तर कार्याची उत्पत्तीच होऊ शकत नाही कार्याचं अस्तित्व सिद्ध होणं त्याहून दुर्मिळाचं अशक्य पण मृतिकेशिवाय घट होऊ शकत नाही मृतिके घटामध्ये मृतिकाच आहे ही, ही जरी गोष्ट खरी असली तरी कोणी असं म्हणेन कि मग घट म्हणजेच मी मृत्यिका म्हणतो कारण कारण गट का शकत गटाता गट हे नाव, जलग्रहण रूपी कार्य घटोत्पत्ति पुर्वी मृत्तिकेको घड़ घट फुटर आने मृत्तिकेको घड़ घटे मृतिका कभी हो जगात है, विश्वात परमात्मा है, परमात्मा दुसरो जगत पर है विश्वास परमत्मा है परमांधी जगत परमेश्वरा ने धारण के स्वतः देव ग्वा दे जगधरे सभा अभ्यंतरी अ देव तक ग्वाही दु साक्ष विश्व जी मनो जाइए तरीते मैं कारण विश्वोत्पत्तीच्या पूर्वी विश्व हे नाव विश्वाचा रंगी बेरंगी चित्रविचित्रा आणि त्याचा व्यवहार नव्हता विश्वोत्पत्तीचा विश्वाचा विश्व प्र... सृष्टीचा प्रलय ज्यावेळी होईल त्या प्रलय कालामध्ये ही गोष्ट संभवणार नाही म्हणून परमेश्वर मात्र सत्ता स्फूर्तीने संपूर्ण जगताला धारण करतो तुम्हाला द्रष्टा आणि दृश्य याला परमेश्वराच्या सत्तेशिवाय स्वतंत्र सत्ता नाही हे समजण्याच्या दृष्टीने अगोदर अन्वय व्यतिरिक्त जर मनुष्याच्या ध्यानी येईल तर कुठेच विसंगती होण्याचं कारण नाही म्हणून महाराज म्हणतात संतुषिवाय दुसरं काही आहे काय त्याच्यामध्ये केवळ संतुष आहे त्याप्रमाणे रूपाने तुम्हाला चैतन्य परमात्मा तो एकच एक आहे त्याच्यामध्ये द्वैताचा लेश नाही महाराज म्हणतात तुम्हाला असं आम्ही झरतरी भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ ठिकाणी जरतरी भाषा वापरलेली आहे किंबहुना भवा विहा साचे कि या साचेरी गाव उपन केले जर हे तुला मान्य असेल तर ही जरतरी भाषा एवढ्यासाठी की आपला तेवढा निर्धार नाही म्हणत त्यांना एवढ्या चोर महापुरुषाला जरतरी भाषा वापरायची वेळ यावी यापेक्षा माणसाचं दुर्दैव अजून काय असावं आणि ज्ञानेश्वर महाराजांची दया असावी या धर्तरी भाषेमध्ये जसा आपला अनधिकार आहे त्या बरोबर त्या महापुरुषाची दया नाही पटलं आपल्याला नाही पटलं तर नाही पटलं पण नाही हृदय त्यांचं मातेचं हृदय असल्या कारणाने ते म्हणले वासू दे हे मंडळी याचीच असणार त्याला काय भाऊ ज्या घरामध्ये आपण नांदतो त्या घरामध्ये केर कचरा करायला बाहेरचा माणूस येतो का त्या घरात केर कचरा निर्माण होत त्याला कारण कोण त्या घरात राहणारी माणसं त्याला कारण असतात त्याला ही गोष्ट कळत नाही त्याचं त्याला कळत नाही काय करतात जे घर ज्या लोकांच्या राहण्यासाठी उपयोगी असत आरोग्याला कारणीभूत असत त्याच घरात राहणारी माणसं त्या घरात केर कचरा निर्माण करीत असतात एखादं त्या घरात सज्जन बाई बुवा कोणीतरी असतो स्वच्छ करतो म्हणतात हे घरा फाळात आहे म्हणतो करा स्वच्छ तो जसं करतो त्याप्रमाणे देव म्हणतो माझं घर आहे हे मोठं आहे पण धर्म संस्थापने करता पुन्हा पण आहे तो आधारित होते तो ना देव येतो पुन्हा आपलं धर्मसंस्थापना करतो ते देवाला एकदा तशी धर्मसंस्थापना करिन नाही देऊ नये शटकर नाही सगळं तुझं ठीक आहे बो आपण ज्या समाजाच्या धारणेला हा धर्म उपयोगी आहे तो समाज त्या धर्मावर मालिन्य निर्माण करतो ते झाडून टाकण्यासाठी वारंवार करावा तेव्हा कुठं थोडं राहतात आता देवाला माहित असल्या कारणाने संभवा आम्ही योगेश वारंवार जन्म घेतो असं देव म्हणतो म्हणजे अर्थात अवतार घेतो कार हे त्यांच्याकडन मालिन्येत असतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला किंवा जरी का मिळा तुला असेल तर मी तुला सांगतात दयेनं सांगतात आणि आपला तेवढा भरवसा नाही आपला जर खरोखरी पूर्ण भरसा असता मौली तर मौलीने असं सांगितलं असतं की असा आहे ना कारणच नाही तसं ज्याला आपण हुकूम करतो आणि त्याच्याविषयी आपल्या जर मनात पूर्ण खात्री असली काय किंवा आपला ऐकेलच तर त्याला म्हणून जर भाषा वापरत तुम्ही बारकाने आपल्या व्यवहारात बघतो ज्या माणसाला जी गोष्ट अशी नक्की माहिती आहे की हा माणूस आपला करीलच त्याला जर तरी भाषा वापरली जाते त्याला सांगितलं एवढं काम कर तो काम कर आणि जो करतो का नाही आता असलं तर तुम्ही करीत असला तर मग सांगतो म्हणजे त्याला माहित आहे की समजा नाही केलं मग काय करायचंय आले का पण ते म्हणून भाषा वापरावी लागते ज्ञानेश्वर आणि किंवा असंभवनीयता असते किती मी तर तुम्हाला सामान्य उदाहरण माउलीला असंभवनीयता वाटते म्हणून जर तरी भाषा वापरतो जर तरी भाषा वापरते अधिकार समजल्यावर जर तरी भाषा वापरावी लागते कशाला पाहिजे जी गोष्ट ऐकतोय त्याला जर तरी भाषा कशाला पाहिजे पण अशा काही प्रसंगा प्रसंगाने जर तरी भाषा वापरली जाते एकदा काय झालं त्या दवाखान्यात नय त्या म्हणजे आता मी जाईल म्हणले आता बराय मी राहतो वाढून दिलं बरी झालं डॉक्टरला म्हणाले नाही पण जर कर जसे तुम्ही माझ्या दवाखान्यात विसावा घेऊन जसे तसे राहिलाय तशीच विश्रांती घेऊन जर तुम्ही राहत आकाल तर परवानगी तिथे घ्यावर तुम्ही तुमचा उद्योग करायला कराल तर परवानगी नाही कारण इथे विसावा जसा मिळेल तसा तुम्हाला तिथे घेता नाही कारण घर आले किंवा आपलं काहीतरी काम करतो तसं नाही म्हणले जमना हे जसं वैद्य सांगावं तसा तिथे प्रकार असंभवन येत असते कित्येक वेळा तो आपला ऐकतो का नाही ऐकतो अशी पण असते कित्येक वेळा अधिकार नसतो आणि एवढं सगळं सांगणार एखाद्या त्यांना ते दय लपून घ्यायचं मूल हट्टाला पेटतं निशाळेला जाणार नाही म्हणतो काय म्हणतो मला सायकल पाहिजे मला विमान पाहिजे काहीतरी मागतो हट्टा नेला असं असतं की आपण दरिद्र काय देणार ती म्हणते आता असं तू शाळेत जाऊन तुझा पहिला नंबर आला तर तुला मोटार घेऊन देऊ सायकल घेऊन देशा वापरते का वापरते तिच्या चित्तात गुरुजी म्हणत अस ते जीवा गुडन्याय म्हणून ज्याला म्हणतात त्याच्याकरता तो दृष्टांत दिला जात असे ती माता म्हणते बघ कि तू शाळेत जाऊन ये तुला आल्यानंतर दि खडा दे गुळाचा खडा असलेला ते लपवून ठेवते औषध घे तोपर्यंत गुळाचा खडा असतो गुळ खाऊन तर त्याच्या पोटात जंत झाल्या त्याला विदृती निर्माण झाल्या मातेला माहीत असत मग तू माता खोटं बोलते म्हणत असत गुरुला मातेला आणि जेवढे हिथ चिंतक आहेत त्याला कुणा असेल त्याला खरा त्याला बोला बोला खोटो बोलायचा अधिकार आहे त्याला फक्त खोटं बोलायचा अधिकार कारण त्या खोटं बोलण्यास खिसारची बाकी कुणी असं म्हणे मी खोटो बोलेल तर ते दोष असत दोषाला कारण बाकी कोणी खोटं बोलायचं नाही त्याच्या उलट नाही करायचं गुरुच्याऐवजी शिष्यानं खोटो बोलायचं आईच्याऐवजी मुलानं खोटं बोलायचं असं चालत आहे बाबा ठेवा चालतं हे खालामाग आम्ही धावलं पाहिजे उलट चालायचं नाही तेव्हा हे याला भक्त परवानगी आहे कशासाठी मी आपल्याला सांगितलं या सांगण्यात असा की जर तरी भाषा ज्ञानेश्वर माउदे आता या उभीत वापरतात हे आपले जे आहेत अशा एकमेकाला मिटलेल्या आहेत आणि या मिटलेल्या पापण्यांची जी मिठी आहे मिटलेली असण म्हणजे त्या दोन पापण्यांची एकमेकाला दिलेली मिठी पापण्यांची मिठी म्हणजे पापण्या मिटलेल्या असताना न फुटता म्हणजे न उकलता न उघडता उघडल्या विना उघडल्या वातून. जर आपण या मिटलेल्या पापण्या जशा त्या तशा ठेवायच्या त्या उघडायच्या नाही आणि त्या मिटलेल्या पापण्यांच्याकडून किंवा दोन पापण्यांची मिठी असतानाच जर डोळा सर्व काही पाहू शकेल शक्य आहे काय उघडून दिसण्या बावळ्या दिवसा डोळे वटारलेली ठेवूनही माणसाला कित्येक गोष्टी दिसत नाहीत ते मिटलेल्या डोळ्याला काय दिसत शक्य आहे काय कधी पण जर कदाचित अस जर तर म्हणण्याचा तात्पर्य अर्थ असाच आहे अशक्य आहे मिडलेल्या डोळ्याला जिथे दिसण्याची मारामार आहे दादाने लिहिलेल्या निर्दुष्ट डोळ्यांची ही कथा ते दोषवान डोळ्यांची काय कथा सांगायची काय की पडद्या पलीकडी निर्दुष्ट डोळ्याला जर दिसत नाही तर दोषवान डोळ्याला डोंगरावरचा सरपूर दिसायला काय यांनी असं सांगण्याच तात्पर्य असं होऊ शकत नाही जर तर कसं वापरू शकत नाही हे सांगायचं महाराजाला पण आपल्याला ते विचारतात की जर मिटलेल्या डोळ्याने पापण्याची मिठी शब्द वापरलाय मिठी शब्दाचा अर्थ त्या चोरून सुद्धा उघडायच्या नाही हा मिठीचा अर्थ असाय ज्ञाने महाराजांच्या दृष्टांत मुख्य बारकावा हाय तर तुम्हाला मागे जाईल कि इथे नमनाच्या वेळी डोळे उघडायचे नाहीत मग डोळे उघडत नव्हते पण काही लोक अर्धव डोळे उघडायचे काय चाललंय अर्धवर डोळे उघडायचे ते म्हणले त्याचा नाही मिठी पक्के डोळे मिटलेले पाहिजे म्हणजे त्यातनं डोळ्याच्या नजरेच्या अर्थात दृष्टीचा किरण सुद्धा जाता का म्हणे इतका वारकावा त्यातला आणि असे डोळे पूर्ण मिटलेले असताना त्या मिटलेल्या डोळ्यांना सर्व काही म्हणले तिथू शकत पाहू शकत असं जर कदाचित कोणी पाहू शकेल तर एक जो अर झालं दुसरं न फुटता अगदी का माझी विस्तार हो तू अचि का तरी आता मी जफाका जोर तरचा प्रश्न घालतात तो जरतरी तरी प्रश्न असा आहे किंवा जर भाषा अशी आहे ती बीज कणिता आणि ते सुद्धा वटवृक्षाची उपनिषद ही गोष्ट आलेली आहे ते गुरु शिष्याला सांगतात तिकडे हे बीज आहे याच्या तुला काय दिसत तो म्हणला मला काही दिसत नाही तो काय म्हणलं काय दिसत नाही याच्यामध्ये फांद्या याच्यामध्ये पारंब्या याच्यामध्ये त्याचा विस्तार त्याचा तो गुंडा त्याची फळं सगळं आहे याच्यामध्ये तो म्हणतो यातनं मला काही दिसत नाही बीज सुद्धा बघायला मला डोळ्याला कितीतरी कष्ट होत आहेत परिश्रम होत आहेत सांगायला हा त्यावेळी गुरु सांगतात श्रद्धास्व हो। तू माझ्यावर श्रद्धा ठेव भरोसा ठेव याच्यामध्ये सगळं आहे ते अत्यंत सूक्ष्म ते सूक्ष्म बीज बीज कणिका न फुटता फुटता अंकुरित होता बीजकनिके जशी ती स्थिति कायम संपूर्ण वटवृक्षा विस्तार जर होता नुस्त बीज चाल वीज कणिकेचा काय उपयोग होत नाही वीज कणिका पाहिजे ती एखाद्या भूमीत पाहिजे ते निर्वाळलेली भूमी पाहिजे त्याला पाण्याची जवळीक पाहिजे तरी गोष्ट करायची बीज जळाची जवळिकला आहे मग ते शाखो पशाखी हा पुढचा भाग आहे माऊली म्हणते कि बीज कणिका अफूट पाहिजे अफूट बीज कणिकेत अंकुर होण्याचा संभव आहे पण ते अजून ते झालं नाही ा आसिका म्हणजे संपूर्ण वटवृक्षाला प्राप्त होईल तर आदोई तफाका उपमा मूळ जी अद्वैत आत्मवस्तू आहे त्या अद्वैत वस्तूच्या विस्ताराला म्हणजे अद्वैताच्या उपमा मिळेल म्हणजे दृष्टांताच दृष्टांत साम्य म्हणून ज्याला म्हणतात ते दार्शांतिकाशी दाष्टांताशी त्याच साम्य जुळेल एरवी हे साम्य जुळणार नाही असं महाराजांना सांगत आहे म्हणजे जर हे घडेल तर जर हे घडेल तर याचा अर्थ हे घंडान्न्य असच महाराजांना सांगायचंय म्हणून आपल्या पुढे अशक्याचे दृष्टांत ठेवले आणि अशक्याचे दृष्टांत ठेवून महाराज म्हणतात की आता जर घडत तर मात्र अद्वैताला आणि अद्वैताच्या अर्थ हे घडणार नाही त्याला उपमा देता येणार आणखीन एक गोष्ट तुम्हाला अशी सांगितली कि अफूट हे जे अद्वैत आहे या अफूट अद्वैताविषयी आपण बरच आतापर्यंत चिंतन केलेलं आहे वेगवेगळ्या रूपाने जस बुद्धीला आणि चिंतन करता येईल तसं आपण चिंतन केलंय कि मोना त्याच्या पुढे सांगायचं झालं तर दादाने जशी बुद्धी दिली तसं मी आपल्या पुढे चिंतन मांडलेलं आहे मौलीने आपल्या पुढे चिंतन ठेवले त्याच्या आधाराने आपण आणि त्या चिंतनाला दादांच्या वयाचा आपण ओळंबा लावून चिंतन केलंय अफूट अद्वैताविषयी आता इथून दादा अतिशय उत्कृष्ट लिहिणार आहे त्या अकूट आपण जे चिंतन केले ते असं चिंतन केलंय की परमात्मा हा ज्ञाना ज्ञानात आहे प्रमाण प्रमेय भाव विवर्जित आहे स्वगता आहे तेव्हा चिंतन त्या चिंतनामध्ये हा आत्मा हे परब्रह्म इतकं कुटस्थनित्य निर्विशेष स्वरूपाचा आहे कि ज्या निर्विशेष स्वरूपामध्ये भाव अभाव या उभय पदार्थांच्या ठिकाणा ठिकाणी असणारे न्युनाधिक विशेष ते यंचित त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी संभवत आहेत अशेष विशेषांचा पूर्ण निश्चित अभाव आहे असं आपण पाहिले त्या अद्वैत स्वरूपामध्ये त्या अपरिच्छिन्न परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी संकोच विकासाचाही विकार संभवत नाही हे या बाबतीत गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कारण दादांचं काय म्हणणं आहे की असे का विस्तारे अद्वैताचा विस्तार आत्मवस्तूच्या विस्ताराला उपमा अद्वैत वस्तूचा जो विस्तार आहे याला सर ज्ञानविलास म्हणायचं याला विलास म्हणायचं त्या अद्वैताचा जो विस्तार आहे या विस्ताराच्या बाबतीत विस्तार ऐकल्यावरून तुमच्या मनात या विकासाविषयी या विलासाविषयी अशी शंका येणं संभवनीय कि म्हणजे संकोच आणि विकास होतो असं म्हणा सरळ इतकं जे तुम्ही आम्हाला सांगताय की अफूट जे अद्वैत आहे त्या अद्वैत परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दर्शनाचा विकास होतो अद्वैयामलिनी असते ती विकसित होते असलेली विकसित होते नवीन होते, आणि असा दृष्टांत मौलीनी तिथे दिला पण आहे तेव्हा त्या अद्वैत स्वरूपामध्ये नवीन श्री गुरूंच्या उपदेशाने काही निर्माण होतं असं मान्य नसलं किंवा तुम्हाला करायचं नसलं करू नका आमचा तसा आग्रह नाही संकोच विकास म्हणायला काय हरकत आहे म्हणजे काय होईल की अद्वैत आत्म हे आपल्या स्वरूपात असत तेव्हा ते संकोचित झालेलं असत जेव्हा तेव्हा ते वाढ विस्तार ठिकाणी असा संकोच विकास म्हणायला काय हरकत आहे अशी जर मनात शंका येईल तर त्याचं उत्तर असा आहे त्यांनी याच्यावरती असं स्वच्छ लिहिलेलं आहे कि संकोच विकास स्वभाव हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत याच गोळीवरती ती म्हणून त्याने सांगितलेली आहे त्याचा तुम्हाला थोडासा विस्तार सांगतो किंवा चिंतन सांगतो ते असा आहे कि संकोच विकास हा जो भाग आहे हा संकोच विकास हा आत्म्याचा भाव आहे का त्या ठिकाणी गुण आहे गुण असेल तर आत्मा निर्गुण आहे आमचा संकोच विकासाचा गुण आम्ही आत्म्याच्या ठिकाणी नवीन कोणताच मानित नाही निर्गुण सामान्य मुखाने जे ते गुणांचा सर्वतोपरी निषेध केला तेव्हा हे गुणराहित्यम अमु गुणराहित्यम असं काय म्हणायचं कारण ने ते इतर लोकांनी टीका करताना केलेली आहे की देवाच्या ठिकाणी निंद गुण नाही निंद नाही वंद्य गुण सुद्धा नाही हीच तर महत्वाची गोष्ट वेदांत शास्त्र अर्थात अमृतानुभव ऐकता नाही ऐकायचो तारीच्या बाहेर गेल्यावर हे बोलायचं नाही लोकांनाही पटणार नाही आपल्याला बोलत असताना लोक शेणगोळा करतील प्रसंगी वेड्याच्या इस्पित्रात नेऊन दाखल करते तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवायला येतील काय माणूस म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वंदे कोणत्या परमेश्वराच्या ठिकाणी वंद्य गुणांचाही ही आहे असं लक्षात कारण श्रुतीने सांगितले म्हणून मी सांगतो असं सा नव्हे निर्गुण ह्या शब्दाचा अर्थ अमक्या गुणाचा निर्गुण हा सामान्य मुखाने प्रवृत्त होणारा शब्द त्याच्या अर्थाला संकुचित करण्याचा अधिकार श्रुतीने कोणालाही ठेवला नाही म्हणून जिथे आपला अधिकार नाही तिथे अधिकार गाजवून जर कोणी म्हणेल की परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी निंद गुणांचा अभाव आहे असा म्हणायचा अधिकार कोणाला नाही निधान शब्दाचं ज्याला ज्ञान आहे त्याने तरी ऐकू नये अद्वैत बोधवाना ऐकणार नाही किंवा संप्रदायपूर्वक अध्यन केलेला माणूस ऐकणार नाही शब्द मर्यादा त्याने ऐकू नये स्वभावात की जर संकोच विकासवान हा जर त्या आत्म्याचा त्या ब्रम्हचा स्वभाव म्हटला तर त्याच्या निर्विकारत्वाची पूर्णत्या हानी होईल व अनिल मोक्ष प्रसंग ओढवे अनिल मोक्ष प्रसंग ओढवला मग काय आपण परमार्थ करून मिळवलं तिथे आणि संकोच विकास ब्रह्माचा असू शकत नाही असं लक्षात ठेवलं पाहिजे समजा एका देवी आपण असं ठरवलं की आत्म्याच्या ठिकाणी जो संकोच व विकास या धर्माने युक्त आहे तर संकोच विकास हा धर्म त्या आत्मस्वरूपाला विकृत करीत धर्माचा नियम आहे उपयन्न पयन धर्म विकरो धर्म हा आपल्या उत्पत्ती बरोबर धर्म हा आपल्या विनाशा बरोबर धर्मीला होत नाही पण विकार निर्माण केल्याशिवाय राहत नाही का होत नाही पण त्याच्यावर तो दोष निर्माण करतो निदान डाग हाच विकार अजून काय त्याचं पाहिजे अहो डाग दुसऱ्या माणसाला निर्माण होऊ नये म्हणत असं चालेल बाटलेला माणूस अनुदात तीर्थामध्ये नाहून पुन्हा पवित्र झाला त्याला मान्यता दिल्या साधू रेव असं म्हणत का त्याला साधू म्हणावं त्याला असाधू म्हणून पण डाग आहे ना माझत त्याला काय करायचं डाग आहे त्याला काय करायचं डागलेलं काही नष्ट होत नाही असं लिहून घ्यायच नाव त्याला गोंध गोंधणे असं म्हणतात पूर्वी होता ते नाव गोंधळ घेत्याच घेतला नाव काही नाव काय घेतलं गेलं नाही योग तरी दिला काय चमरेला गोपाळ गणेश पितळे दरवाजा हातावर म्हटले काय झालं काय नाही पूर्वीच जोंडलेला डाग राहिला त्याला काही नाही आता काहीतरी डाग राहतो त्याच्या पुढचं तुम्हाला सांगून ठेवतो हो की ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय कि कितीही माणूस पूर्वीचा हो आणि चुकीचा असला सज्जन झाला तो केलेल्या चुकांची असा आत्मस्वरूप असल्या कारणाने तो धर्म डाग निर्माण करतो एक जण कळत की वैराग्यामध्ये जी माणसं आता हल्ली प्रवचनातही असं प्रतिपादन करतात की त्याच्यामध्ये काही अंश अंशी भाव आहे वैराग्यात अंश अंशी भाव नसतो तो असं जर असतं तर ब्रह्माची कपदे दुःखाची शिराणी असं तुकाराम त्याचा अर्थच असा की ते असं असलं पाहिजे पूर्ण नाणं असलं पाहिजे त्याच्यात आठ आणि दोन आणि चार आणि असं चालत माणसं दोन आणि कुठे शिक्षा काय आता आमचं चालतं रोज रोज म्हणजे आज सव्वीस वर्ष चाललंय सतत काय म्हणले तुमचे ते समर्पण मला सांगून टाक हजार वेळा त्यांच्याजवळ मी समर्पणाची व्याख्यानं आणि हजार वेळा त्यांनी ऐकल्या समर्पण चालत नाही तालेपीठ काढले तस्कर आता पुढे दिवसभर करायला काय हरकत आहे ते चालत नाही बाबा त्याला काय करणार तर तीव्रता स्त्री म्हणायला लागले की एखाद्या वेळी जर पाय चुकून पडला तर काय हरकत आहे एखाद्या वेळी सुद्धा चालत नाही हेच तर म्हणजे हरी व्रताची जी गोष्ट आहे ती ही अशीच तर आहे मी एवढंच बोलू शकतो याच्यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही याच्यापेक्षा जास्त बोलणारे दादा गुरुजी ताता ही सगळी मंडळी एका चढ एक आहेत त्यांचे प्रवचन आता जाऊन ऐकू शकता हे जरी मी स्वतंत्र केंद्र असलं माझ आणि या केंद्रावरून मी काही प्रक्षेपित करीत असलो तरी मला त्याने असं स्वातंत्र्य दिले की आम्ही जे बोललो ते तू बोलायचं नाही आम्ही जसं बोललो तसं बोलायचं नाही आम्ही जे गेलो तसं करायचं नाही आम्ही सांगितलं तसं मात्र अवश्य बघायचं आम्ही सांगितलं तसं मात्र अवश्य बघायचं हम करायचो करना, करना, हम कहे करन आत्मा निर्धर्म काय निर्गुण आहे हीच गोष्ट खरी असल्यामुळे संकोच विकासाचा धर्म ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण मानला तर तो त्या आत्मस्वरूपाला विकृत केल्याविणार राहणार काय विकृत करील धर्म होता गेला उत्पन्न झाला नाही झाला हे बोलणार ना तुम्ही विकाराजून काय लागतो काय शंकराला आठ दिवस कैला तर बसायला हाच शनी काय शनी शनी ताप दिला म्हणजे शनी असतो काय मोठ्या माणसाला किती ताप द्यायचं काय एका ठिकाणावरून हलवणे केलं तापातून काय द्यायचं अशी काही गोष्ट त्याच्यामध्ये निर्माण झाल्या कारणाने उपयन अपयन धर्म विकरो ती धर्मिनम तो त्या धर्मीमध्ये किंचित का होत नाही पण विकार निर्माण करीलच संकोच विकासासाठी जे उदाहरण दिलं जात ते कमलाच उदाहरण दिलं जात कमल असं आहे कि ते कमलकलिका ही ज्यावेळी अभिव्यक्त होते त्यावेळी ती अतिशय लहान असते न उमलकलिका ती अत्यंत लहान असते आणि नंतर ती सूर्योदयानंतर विकसित होते जी लहान असते तेव्हा त्याला म्हणायचं संकोच ती मोठी होते विस्ताराला पावते तेव्हा त्याला म्हणायचं विकास अथवा विकास होतो तिथे विकास करणारे श्रीगृहात असं वर्णन केले म्हणजे कमलिनी असते ती विकसित होते मग कमलिनी ज्यावेळी कमलिनी असते कमल कळिका असते त्या कळिका अवस्थेमध्ये ती लहान असते हाच आस विकार ती विकसित होते हा विकारच आहे लहान असण मोठ होत परिमाण म्हणतात लांबी रुंदी वगैरे आपण तसं ते लांबी रुंदी म्हणजे परिमाण त्या कमलकलिकेच परिमाण कमी असण हा एक हा हो हा विकार आहे उमलण्यापूर्वी लहान असण हा विकार आहे उमलल्यानंतर ते मोठे रूपाला प्राप्त होणं त्याच परिमाण वाढणं विकास ओढणं हा तिथे विकार असल्या कारणाने लहान आहे इव्लिशी आहे असं म्हटलं जातं आता, आता विस्तारलेली आहे मोठे असं म्हटलं जात इवलीशी असण इवलेपणा चालू मोठा असण मोठेपणा चालू म्हणजे संतोष विकासामध्ये तिचा लहानपणा इवलेपणा इवलेसेपणा आणि मोठे विकसित झाल्यानंतर मोठेपणा हा तिच्या ठिकाणी विकारच असल्या कारणाने विकसित झाली तरीही ती मोठी होते हा विकार उमरली नाही तर ती लहान असते हा विकार समजा ती विकसित झाली आणि कालांतराने ती सुकली कमलीने काही नूतन नाहीये तिला वरदान चिरंजीव पदाच दिलेलं नाही ती कालांतराने कधी ना कधी तरी आणि ती संकोचा मला त्याच्या पुढे सांगायचं कमल कलिका असते तेव्हाचा संकोच ती विस्ताराला पावते तेव्हाचा तिचा विकास आणि आता सुकल्यानंतरचा जो संकोच आहे तो, तो सदाच आहे पुढे आता पुढे आता, आता मागे वळणे नाही ती जर चुकली तर चुकल्यानंतर ती पुन्हा संकुचित होते चुकल्यानंतर नुकती संकोचित होत नाही तर पूर्वीच्या संकोचात आताच्या संकोचात तिथे संपलेले असते आता ते, ते शुष्क होते मंतर शुष्क बनलेले असते आताचा जो संकोच आहे तो संकोच तर खरा अत्यंत शुष्क अवस्थेला ती कमलिनी प्राप्त झाल्या कारणाने अति मला बनलेली असते मलान स्वरूपाची <laughs> ती सदा असावी काय शंकरांची पार्वती येत आहे नित्य नव्हतं जाणीव तरी मुलान होणार ती मलान स्वरूपाची होते हाच तिचा विकार म्हणून कमलीनी उमलण्यापूर्वीची उमलल्यानंतर झालेला विकास त्याच्या नंतर झालेला शेवटचा संकोच त्यात आलेलं जे शुष्कत्व म्लान म्लानता याचा जर आपण विचार करा केला तर संकोच विकास असणं हा सुद्धा एक विकार त्या स्वरूपाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा आपल्या रूपाने उमलण्यापूर्वी तमळ कळीके सारखा संकुचित असतो द्रष्टादृष्ट दर्शन रूपाने तो विकसित होतो आणि पुन्हा द्रष्टादृष्ट दर्शन भाव संपला की पुन्हा संकुचित होतो म्हणजे काय शुष्क होतो काय तर हे गोष्ट संभवत नाही त्याच कारण कमलिनी कमलकलिका परिच्छिन्न आहे म्हणून हे जुळलं ही अव्यापक स्वरूपाचे म्हणून जुळलं ब्रह्म हे व्यापक असल्या कारणाने परिच्छिन्न असल्या कारणाने स्वरूपाला आपला संकोच आणि विकास संभवत नाही हीच त्यातली महत्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टी उदाहरणाच्या दिलेल्या या दृष्टांतासाठी म्हणून तुम्हाला मी सांगितलं पण हा दृष्टांत परिच्छिन्न पदार्थाचा दृष्टांत आहे अपरिच्छिन्न पदार्थाला संकोच असत नाही अपरिछिन पदार्थाला विकास असत नाही एक गोष्ट जाता तुम्हाला सांगितली पाहिजे ती म्हणजे आपल्या वेदांत शास्त्रामध्ये अंतरकरणाला संकोच विकासमान मानलेला आहे आपल्या अंतरकरणाला संकोच विकासवान मानलेला आहे पण अंतरकरण जरी संकोच विकासमान असलं तरी डोंगरा वृत्ती होते तिच्या एवढी वृत्ती होती संकोच झाला तर शरीरामध्ये ती अंतस्करण वृत्ती अंतस्करण साठवलेली असत असा अंतस्करणाचा संकोच विकास होतो त्याचा लंबी होतो ही गोष्ट मानलेली आहे शास्त्रकारांनी पण अंतस्करण मध्यम परिमाणे म्हणून अनेक त्या मध्यम परिमाणाच्या पदार्थामध्ये अनिष्य पदार्थामध्ये वा परिच्छ पदार्थामध्ये संकोच विकासाचा इतका व्यापक आहे की त्याच्यापेक्षा आता कोणी व्यापक नाही निरपेक्ष त्याची व्यापकता असल्याकारणाने त्याच्या ठिकाणी संकोच विकासाचा विकार विकारही संभवत नाही म्हणून या अद्वैत आत्मतवाच्या विकासाला या विस्ताराला कुठलीही उपमा देत आहेत कुठलीही उपमा देता येत नाही अफोट अध्वेत असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जर भाषा वापरून असं विचारतात की आपोट बीज कणिकेमध्ये त्याच्या विस्तारालाही उपमा देता येईल जरी हे आनंद द्वैत रूपाने भरले जगत सर्व परमात्म रूप आहे तरी परमात्मवस्तूच्या ठिकाणी द्वैताची भाषा उत्पन्न होत नाही म्हणजे रेषा उत्तर नाही जरी गंगा जमनी मत्रा मध्ये अनेक प्रकारच्या रंगाच्या तरी तंतु तितक्या प्रकारचे आहेत काय काय नाही जरू शकेल किंवा बियाला अंकुर फुटल्याशिवाय संपूर्ण घटवृक्षाचा विस्तार होऊ शकेल अंगजा अंग, जा अंग जागत जाईल तर ह्या अद्वैत पसाऱ्यात उपमा मिळेल शब्द वापरला आदवैताचा पसारा त्या अद्वैताचा पसारा म्हणजे संकोचा विकास सुद्धा लक्षात घेऊ नका एकशे एकोणतीसाव्या उमि मध्ये परमात्म्या जेव्हा एकटेपणा चेन पडे ना तेव्हा द्वित रूपाने नटून विलास आरंभीला अशा रूपाने एकशे एकोणपन्नासावी उमे पाहिजे तो सांगितले आता ज्या वेळेस हा सर्व व्यवहार नकोसा वाटतो त्यावेळेस परमात्म्याची कशी स्थिती असते हे पुढच्या एकशे चोपन्नावी